वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकशे चारावा वसिष्ठ आणि दशरथाच्या स्त्रिया यांना अग्रभागी ठेवून रामदर्शनासाठी आतूर झालेले लोक त्या ठिकाणाकडे निघाले मंदकिनी नदीकडे राजभार्या मंद गतीने झालत असताना त्यांना रामलक्ष्मण नित्य येत असलेला तो, तो उताराचा मार्ग दिसला अश्रपूर्ण नेत्राने सुकलेल्या कंठाने कौशल्या आणि इतर राजभार्या दिनवाने झालेल्या सुमित्रेला म्हणाल्या ज्याना देशाच्या पार घालवून दिले त्या अनाथ निरपराध्यांचा वनातला हा लव्हा यांच्या अगोदर लागणारा उताराचा मार्ग अवघड आहे सुमित्रे तुझा पुत्र येथूनच सावधानतेने रोज माझ्या पुत्राकरता स्वतः पाणी येऊन जात हे हलके काम सुद्धा करणारा तुझा पुत्र आहे तरी तो तिरस्करणीय नाही कारण त्याला आपल्या भावाचा उपयोगी नसणारे जे काही असेल ते सर्व गुणांच्या दृष्टीने सवय नाही आता त्याने हे हरके आपत्तीतले करायचे काम लवकरच सोडावे दीर्घलोचना कौसल्यला पुढे भूमीवर दक्षिणेकडे टोक करून ठेवलेल्या दर्भावर पित्याचा इंगुदी पिठाचा पित्या पिंड ठेवलेला दिसला पित्याचा तो पिंड भूमी भूमीवर रामाने ठेवलेला पाहून देवी कौशल्या सर्व दशरथभार्यानं होणारी इश्वाकू कुलाचे नाथ महात्मा दशरथ या आपल्या पित्याला राघवाने यथाविधी दिलेला हा पिंड पहा ज्याने भोग भोगले त्या देवा देवासमान महात्मा राजाला हे भोजन योग्य नव्हे चहुदेशांची कड गाठलेल्या भूमीचा उपभोग घेतल्यानंतर इहलो महिंद्रासारखा असणारा हा राजा इंगुदी पिठाचा भोग कसा भरेल घे संपन्न रामाने पिताला इंगुदी पीठ द्यावे याहून या, या लोक अधिक दुःखदायक गोष्ट दुसरी मला दिसत नाही रामाने इंगुदी पीठाचा गोळा पित्याला दिलेला बघून माझ्या हृदयाच्या चिलड्या कशा होत परंतु लोकांची म्हण आहे की जे ज्याचे खाणाऱ्या त्याच्या दे देवता ती मला खरी वाटते अशा रीतीने दुःख करणाऱ्या कौशल्याचे तिच्या सवतीने सांत्वन केले आणि त्या पुढे गेल्या तेव्हा त्या स्वर्गातून खाली पडलेल्या देवासारखा राम दिसला भोगांचा त्याग केलेल्या रामाला पाहून त्या माता व्याकुळ होऊन शोकाने मोठमोठ्याने मोड़ आक्रंद करू लागल्या त्या सर्व मातांचे मनुष्य श्रेष्ठ सत्यव्रती रामाने उठून पाय धरले दीर्घ रौचन माताने आपल्या मऊ मऊ सुंदर बोटाने रामाच्या पाठीवरची धूळ झटकली रामानंतर लक्ष्मणाने सुद्धा त्या मातांना पाहून दुःखी तंतकरणाने हळूहळू एकेकीचे पाय घट्ट धरून प्रणाम केला ज्याप्रमाणे रामाचे त्याचप्रमाणे दशरथापासून जन्मलेल्या शुभ लक्ष्मणाचेही त्या स्त्रियांनी प्रेमाने लाड केले दुःखी झालेल्या सीतेनेही आपल्या सर्व सासवांचे पाय धरून ती अश्रुपूर्ण नेत्राने त्यांच्या उभी राहिली आईने लेकीला कवटाळावे तसे त्या दुःखार्थ माता कौशल्यने बरवास घेतलेल्या गरीब सीतेला कवटाळले आणि ती तिला म्हणाली विदेह राजाची कन्या दशरथाची सून आणि रामाची पत्नी तू तु। तुझ्यावर कसे क या निर्जन मनात राहण्याचे दुःख ओढवले तुझे ते उन्हाने सुकलेल्या शुभ्र कमळासारखे गळून गेलेल्या लाल कमळासारखे धुळेने मळलेल्या सोन्यासारखे ढगाने व्यापलेल्या चंद्रासारखे मुख पाहून वैदेही अग्नीने जसे काष्ट जाळावे तसा या आपत्तीने उत्पन्न केलेला अग्नीने माझ्या मनाचा शोकाने भडका उडालाय दुःख व्याकुळ होऊन बोलणाऱ्या आईचे भरताक्रजे रामाने पाय झाले आणि मग त्याने वशिष्ठांचेही पाय झाले अमरेंद्राने बृहस्पतीचे तसे अग्निसारख्या तळपणाऱ्या तेजसंपन्न पुरोहताचे रामाने पाय झाले आणि त्यांच्यासह तो बसला मग धर्मवान भरत उत्कृष्ट रीतीने धर्म जाणणाऱ्या जनांसह आपल्या वडील भावाच्या खालच्या जागेवर आपले मंत्री नगरप्रमुख आणि सैनिक यांच्यासह बसला खाली बसल्यानंतर महान पराक्रमे भरताने तपस्वी विषयात असणाऱ्या तेजसंपन्न रामाकडे पाहून प्रजापतीपुढे महेंद्राने विनित व्हावे तसे हात जोडले रामाला प्रणाम करून आणि त्याचा आदर करून हा भरत काय बरे बोलणार असावा असे मनात कु मोठे कुतूहल उत्पन्न झाले तेथे सत्यनिष्ठ राम महानुभव लक्ष्मण आणि धार्मिक वृत्तीचा भरत असे तिखे जणू यज्ञात तीन अग्नी यज्ञ सदस्यांच्या परिवारात शोभावे तसे सुरुजनात शोभू लागले अयोध्याकांडाचा एकशे चारावा सर्ग समाप्त